वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग एकशे तेरावा भरताने त्या पादुका आपल्या मस्तकाला लावल्या आणि हर्षित मनाने तो शत्रुघ्नासह रथावर चढला मंत्राने पूजीले गेलेले वसिष्ठ वामदेव व आणि व्रतात पक्के असलेले जाबादेव असे सर्व मंत्रे सर्वांच्या पुढे निघाले पूर्वेकडे तोंड करून ते रम्य मंदागिनी नदीकडे महागिरी चित्रकूटाला उजवी घालून निघाले भरत आपल्या सैन्यांसह त्याच पर्वताच्या बाजूने नाना प्रकारचे रम्य असे हजारो धातू पाहत निघाला पुढे चित्रकूटापासून जवळच भरता मुनी भरद्वाजाने आपले निवासस्थान केले होते तो आश्रम दिसला त्या भार्वाजांच्या आश्रमाला तो पराक्रमी भरत आला आणि रथातून खाली उतरून त्या कुलीन राजपुत्राने त्यांच्या पायांना प्रणाम केला आनंदीत होऊन भरद्वाज भरताला म्हणाले बाबा रामाशी भेट होऊन जे काय करायचं होते केलेस का धीमान भरद्वाजानी असे म्हटल्यावर धर्मप्रेमी भरताने त्यानं उत्तर दिले गुरुने आणि मी त्याची पुष्कळ विनवणी केली पण तो दृढाचरणी राघव हो। अत्यंत प्रेमाने वशिष्ठांना म्हणाला पित्याचे जी प्रतिज्ञा आहे तिते, तिथेच मी तंतोतंत पालन करेन चौदा वर्षाची माझ्या पित्याची, पित्याची प्रतिज्ञा होती असे म्हटल्यावर महाप्रज्ञ वाक्कुशल भाषा कोविद वसिष्ठ त्याला म्हणाले की तू आनंदयुक्त अंतकरणाने या स्वर्णभूषित पादुका मला दे आणि त्यांच्या रूपाने अयोध्येत लोकांचा योगक्षम चालवणार आहो असे वसिष्ठाने म्हटल्यावर रामाने पूर्वेकडे तोंड करून त्या सुवर्ण पादुका मला राज्य चालवण्याकरता दिल्या फार थोर मनाच्या रामाने मला अनुज्ञा दिली आणि मी परतून आता अयोध्येला या शुभ पादुका घेऊन चाललोय महात्म्या भरताते हे शुभ बोलणे ऐकून भरतवाज मु त्याहून शुभासे वचन बोलले सचशीलतेची वागणूक जाणणाऱ्या श्रेष्ठ असलेल्या तुझ्यासारख्या नरश्रेष्ठाच्या बाबतीत हे आश्चर्यकारक नाही ओतलेले पाणी सखल भागाकडे जायचेच तसे आर्यत्व तुझ्यात असणारच तुझा पिता महाबहू दशरथ ज्याला तुझ्यासारखा धर्मप्रेमी धर्मा पुत्र झाला तो ऋणमुक्त झाला ऋणमुक्त झाला म्हटले पाहिजे ते महाप्राज्ञ ऋषी असे म्हणाले तेव्हा भरताने त्यांचे पाधरले धरले आणि हात जोडून तो त्यांचा निरप घेऊ लागला मग भरतबाजा पुन्हा पुन्हा प्रदक्षिणा करून श्रीमान भरत मंत्र्यांसह अयोध्येला निघाला वाहने गाड्या घोडे हत्ती यांच्यासह ती भरताच्या मागोमाग गेलेली विशाल सेना पुन्हा परत फिरली त्यांनी लाटांवर लाटा येणारे दिव्य यमुना नदी ओलांडली आणि पुन्हा त्या सर्वांना शुभ झाला असलेल्या गंगा नदीचे दर्शन झाले ती रम्य आणि जलाने भरलेली नदी पार करून बांधव आणि सैनिक यांच्यासह त्याने रम्य शृंगरपुरात प्रवेश केला शृंगवेर पुराहून के पुरा पुढे जाताच त्याला अयोध्या दिसली ती पिता आणि भ्राता नसलेली अयोध्या पाहून भरत दुखाने, अतिशय विवळ होऊन सारथ्याला म्हणाला सारथे ही ध्वस्त झालेली अयोध्या कशी विटल्यासारखी दिसते पहा तिला काही रूप नाही आनंद नाही धीन आणि आवाज दबून गेल्यासारखी ती झालीये अयोध्याडा एकशे तेरावा सर्ग समाप्त